योहन अध्याय सात यानंतर येशू गालिल प्रांतात फिरला येशूला येहुद्या प्रांतातून प्रवास करायला नको होता कारण तेथील काही येहुदी लोकांना येशूला जिवे मारायचे होते येहूदी लोकांचा मंडपाचा सण जवळ आला होता म्हणून येशूचे भाऊ त्याला म्हणाले तू येथून सणासाठी येहुद्या म्हणजे तू करतोस ते चमत्कार तेथे तुझे शिष्य पाहू शकतील लोकांना माहिती व्हावी असे एखाद्याला वाटत असेल तर त्याने तो करतो ती कामे लपवू नयेत तू जगाला प्रगट हो तू जे चमत्कार करतोस ते त्यांना पाहू दे येशूच्या भावाने सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला नाही येशू आपल्या भावांना म्हणाला माझी योग्य वेळ अजून आलेली नाही पण तुम्ही जाण्यासाठी मात्र कोणतीही वेळ योग्य असेल जग तुमचा द्वेष करू शकत नाही परंतु जग माझा द्वेष करते कारण जगातील लोक वाईट कामे करतात हे मी त्यांना सांगतो तेव्हा तुम्ही सणासाठी जा मी आताच सणाला येणार नाही माझी योग्य वेळ अजून आली नाही हे सांगितल्यानंतर येशू गालीलातच राहिला म्हणून येशूचे भाऊ सणासाठी तेथून निघून गेले ते गेल्यावर मग येशू गेला परंतु येशुने हे लोकांना उघडपणे दाखविले नाही सनाच्या काळात यहुदी लोक येशू चा शोध करीत होते यहुदी म्हणाले तो मनुष्य कोठे आहे लोकांचा मोठा जमाव त्या ठिकाणी जमा झालेला होता त्यातील अनेक लोक येशू विषयी आपसात बोलत होते काही म्हणाले तो चांगला मनुष्य आहे परंतु दुसरे काही म्हणाले नाही तो लोकांना ठकवितो परंतु लोकांपैकी कोणीच येशू उघडपणे बोलायला धजत नव्हते लोकांना यहुदी पुढाऱ्यांची भीती वाटत होती अर्धा अधिक सण पार पडला होता तेव्हा येशू मंदिरात गेला आणि तेथे ते लोकांना शिक्षण देण्यास त्यांनी सुरुवात केली यहुदी लोकांना मोठे आश्चर्य वाटले ते म्हणाले हा माणूस शाळेत कधी शिकला नाही हे एवढे तो कुठून शिकला येशुने उत्तर दिले मी ज्या गोष्टी शिकवितो त्या माझ्या स्वतःच्या नाहीत माझी शिकवण मला मालाठि पित्या कवा प्रमाणे कर देवाको कल्या कहीं जो को स्वतः कल्पना शिकवितो तो स्वतः सन््मा अयत्न करते माला पाठले सन्म्मा करना जो प्रयत्न करते सत्य संगत त्याचे काहीच खोटे नसते मोशेने तुम्हाला नियमशास्त्र दिले खरे ना परंतु तुमच्यातील कोणी नियमशास्त्र पाळीत नाही तुम्ही का बरे मला जिवे मारायला पाहता लोकाने उत्तर दिले तुम्हाला भूत लागले आहे आम्ही काही तुम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत नाही येशू त्यांना म्हणाला मी एक चमत्कार केला आणि तुम्ही सारे चकित झाला मोशेने तुम्हाला सुनतेचा नियम दिला परंतु खरे पाहता सुनता मोशेपासून आलेली नाही ती मोशेच्या आधीच आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे म्हणून कधी कधी शब्दात दिवशीही तुम्ही मुलांची सुनता करता याचा अर्थ मोशेच्या नियमांचे पालन करण्यासाठी शब्दा दिवशीही बालकांची सुनता करता येते मग मी शब्दात दिवशी एका माणसाचे संपूर्ण शरीर बरे केले तर तुम्ही माझ्यावर कार रागावता वरवर पाहून न्याय करू नका तर खरोखर काय बरोबर आहे याची कसून शहानिशा करून योग्य प्रकारे न्याय करा मग येरुशेलेमात राहणारे काही लोक म्हणाले याच माणसाला लोक जिवे मारण्याच्या प्रयत्नात आहेत परंतु सर्व लोक आपल्याला पाहू आणि ऐकू शकतील अशा ठिकाणी हा शिक्षण देत आहे आणि शिक्षण देताना त्याला थांबविण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही कदाचित हा खरोखरच ख्रिस्त आहे असे पुढारी लोकांनी ठरविले असेल परंतु हा माणूस कुठून आला आहे हे आपल्याला माहित आहे आणि खरोखरचा ख्रिस्त येईल तेव्हा तो कुठून येईल हे कोणालाच कळणार नाही अजूनही येशू मंदिरात शिक्षण देत होता येशू म्हणाला होय तुम्ही मला ओळखता आणि मी कोठला हेही तुम्हाला माहीत आहे परंतु मी स्वतःच्या अधिकाराने आलो नाही जो खरा देव आहे त्याने मला पाठविले तुम्ही त्याला ओळखीत नाही पण मी त्याला ओळखतो मी त्याच्याकडून आलो आणि त्यानेच मला पाठविले येशू हे बोलला तेव्हा लोकांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीही त्याला धरू शकला नाही कारण त्याला मारले जाण्याची वेळ अजून आली नव्हती परंतु लोकांपैकी पुष्कळ जणांनी येशूवर विश्वास ठेवला लोक म्हणाले आम्ही ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहोत ख्रिस्त आला तर या मनुष्याने केले जास्त या चमत्कार तो करून दाखील काय नाही म्हणून हाज क्रिस्ता असला पाहिजे लोक येशू विषयी जे बोलत होते ते परुषांनी ऐकले म्हणून मुख्य यादक आणि परुषी यांनी येशूला अटक करण्यासाठी मंदिराचे शिपाई पाठविले मग येशू म्हणाला मी तुम्हा लोकांबरोबर आणखी थोडा काळ राहीन नंतर ज्याने मला पाठविले त्याच्याकडे मी परत जाईन तुम्ही माझा शोध कराल सापड़ा नहीं यूदे आप, आप हा मानूसा कठे जा रही जेथे अपन शोध शकना नहीं ग्रीक शहर राहना यहूदी लोकानक हाथ जाइल का तो तेथिल ग्रीक लोक शिक्षण दे हाणस मन तो तुम्हें माजा शोध करा पर सापड़ा नहीं तो ही मन तो जेथे मी आऊ शक नहीं अर्थ का है? सणाचा शेवटचा दिवस आला तो फार महत्वाचा दिवस होता त्या दिवशी उभे राहून येशू मोठ्याने म्हणाला ज्याला तहान लागली असेल त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवील तर त्याच्या अंतकरणातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील असे पवित्र शास्त्र सांगते येशू आत्मेविषयी बोलत होता लोकांना अजून पवित्र आत्मा देण्यात आला नव्हता कारण येशू अजून मरण पावला नव्हता आणि गौरवात उठविला गेला नव्हता परंतु नंतर येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तो मिळणार होता येशू ने सांगितलेल्या या गोष्टी लोकांनी ऐकल्या काही लोक म्हणाले हा माणूस खरोखर संदेश आहे दुसरे म्हणाले हा ख्रिस्त आहे तर दुसरे काही जण म्हणाले ख्रिस्त हा गाडील प्रांतातून येणार नाही पवित्र शास्त्रात असेही लिहिले आहे की ख्रिस्त दावित राजाच्या घराण्यातून येईल आणि पवित्र शास्त्रात असेही लिहिले आहे की दावीद राजा राहत असेल त्या बेतलहेम गावातून ख्रिस्त येईल तेव्हा येशूमुळे लोकांचे एकमत होईना काहींना येशूला अटक करायचे होते पण तसा प्रयत्न कोणीच केला नाही मंदिराचे शिपाई मुख्य याजकांकडे आणि पुरुषांकडे परत गेले मुख्य याजकांनी व परुषांनी शिपायांना विचारले तुम्ही येशूला का आणले नाही मंदिराचे शिपाई म्हणाले तो बोलतो त्या गोष्टी कोणत्याही मानवी शब्दांपेक्षा महान आहेत मग परुष म्हणाले म्हणजे येशूने तुम्हाला सुद्धा मूर्ख बनवले पुढाऱ्यांपैकी एकाने तरी येशूवर ईश्वा ठेवला का नाही आम्हा परीशांपैकी एकाने तरी त्याच्यावर ईश्वा ठेवला का नाही परंतु बाहेरच्या लोकांना नियमशास्त्राची माहिती नाही त्यांच्यावर देवाचा कोप होईल परंतु त्या घोळक्यात निकदेम हजर होता यापूर्वी हा निकदेमच येशूला भेटायला आला होता निकदेम म्हणाला एखाद्या माणसाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय त्याला आपल्या नियमशास्त्राप्रमाणे टोशी ठरवता येत नाही त्याने काय केले हे कळल्याशिवाय आपण त्याचा न्याय करू शकत नाही यहुदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले तू सुद्धा गालिल प्रांतामधील आहेस काय पवित्र शास्त्र वाचून पहा गालिलातून एकही संदेष्टा येणार नाही हे तुला कळेल नंतर ते सर्व येऊ आप आपापल्या घरी गेले